स्कंध दुसरा अध्याय सातवा व्यासांनी पांडवांना मृत स्वकियांचे दर्शन घडविले पाच पांडवांची पत्नी द्रौपदी हिला पतीपेक्षा उत्कृष्ट असे पाच पुत्र झाले कृष्ण भगिनी सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी होती कृष्णाच्या अनुमोदनाने अर्जुनाने तिचे हरण केले होते तिचा पुत्र महापराक्रमी अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे युद्धात मृत्यू पावले विराटाची मुलगी उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी होती पांडव अंत होण्याचा प्रसंग आला असता तिला सुंदर पुत्र झाला पण अस्तरूप अग्नीमुळे तो मृत निपजला आपल्या भाव्याच्या अस्त्रामुळे दग्ध झाला असताही कृष्णाने आपल्या अद्भुत सामर्थ्याने जिवंत केले तोच परीक्षित या नावाने प्रसिद्ध पावला पुत्रवधानंतर भीमाचे उत्सित शब्द सहन करीत धृतराष्ट्र पांडवांच्यात राहिला गांधारीही तेथेच राहिली युधिष्ठिर त्यांची काळजीपूर्वक सेवा करीत से। करी से। असे युधिष्ठिराच्या विचाराने धर्मात्मा बिदूर आपल्या भावाजवळ राहून त्याला बोध करीत असे पितृतुल्य मानून युधिष्ठिर धृत राष्ट्राला सांभाळत होता पण भीमसेन मुद्दाम त्याला ऐकू जाईल असे कुत्सित बोलत असे तो म्हणे याचे पुत्रांना मी रणात मारले आणि दुशासनाचे गोड रक्त मी प्राशन केले पण कावळा आणि श्वान यांच्या हा अंध मी दिलेला तुकडा खात आहे हा प्राणी विनाकारण जिवंत राहिला आहे असे भीमसेन जरी नित्य बोलत राहिला तरी युधिष्ठिरांची प्रार्थना केली मी माझ्या पुत्रांचे यथाविधी श्राद्ध करतो कारण भीमसेनाने पूर्वग्रह मनात ठेवून इतरांचे औरिक कृत्य केले पण माझ्या पुत्रांचे केले नाही म्हणून तू मला द्रव्य सहाय्य कर मी ते कार्य करून जाई आणि स्वर्ग प्राप्तीस्तव तप करीन देण्याबद्दल श्राद्धासाठी मी पितृतुल्य धृतराष्ट्राला धन देणार आहे हे ऐकताच भीमसेन क्रुद्ध झाला हे धर्मराजा दुर्योधनाचे कल्याण व्हावे म्हणून आपण धन देणार काय असे द्रव्य जाऊन दुष्ट अंधाला सुख का होऊ द्यावे हा मूर्खपणा आहे आपण भलताच विचार केलात म्हणून आम्हाला त्याचे दास होऊन राहावे लागले हा आपलाच प्रसाद बरे आपल्या कृपेचे फळ आम्ही भोगले आपण ज्येष्ठ असून दूध खेळला नसता तर कुलक्षण झाला नसता जरा संधाचा वध करणाऱ्या मला आचारी काम व्हावे लागले असते ह्या इंद्रपुत्र महापराक्रमे अर्जुनाला बृहन्नडा होऊन स्त्री वेशात नृत्य शिक्षक व्हावे लागले नसते अरे पुरुष देही असूनही याला बांगड्या भराव्या लागल्या ह्यापेक्षा अधिक दुःख कोणते मस्तकावर वेणी नेत्रात काजळ अशा अर्जुनाला अवलोकन केलेल्या मला खडगाने धृतराष्ट्राचे मस्तक उडवल्याशिवाय सुख मिळणार नाही आम्हाला दग्ध करणाऱ्या पुरुषनाला मी अग्निट टाकून लाक्षागृह जाऊन टाकले ते आपल्या परवानगी शिवाय सर्व किचकांनाही मी आपली संमती न घेताना तसाच प्रकार धृतराष्ट्राच्या बाबतीत मी केला नाही याचे मला दुःख होत आहे हे राजेंद्र काय तुझा हा मूर्खपणा असे गंधर्वानी पकडून नेलेल्या आपल्या शत्रूंना मुक्त केलेस आणि ते सर्व अपूर्ण आहे म्हणून का तू आता दुष्ट धृतराष्ट्राला धन देत आहेस हे राजा तू मला अज्ञा केलीस तरी मी धन देणार नाही असे सांगून भीमसेन निघून गेला पण युधिष्ठिरान आपल्या तिघा भावांच्या धृतराष्ट्राला विपुल धन दिले नंतर अंबिका पुत्र धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांचे अर्धोदेयी करवले आणि ब्राह्मणाना दान्य दिली नंतर धृतराष्ट्र कुंती विदूर ह्यांसह गांधारीला घेऊन मनात गेला संजयालाही हे समजले पुत्र नको म्हणत असताही कुंती त्यांच्या बरोबर वनात गेली भीमसेन आणि इतर आपत दुःख करीत त्यांना निरोप देऊन गंगा तीरावरून परतली जान्ह तीरावरील धृतराष्ट्र सर्वांसह आला तेथे तृणाची झोपडी बांधून तो तपश्चर्या करू लागला अशा तऱ्हेने सहा वर्ष उलटली एक दिवस युधिष्ठिर आपल्या बंधूंना म्हणाला मला स्वप्नात माता कुंती अत्यंत थकलेली दिसली म्हणून मातेची पितृतुल्य धृष्ट यांचे दर्शन घेण्याची मला इच्छा आहे तसेच विदुर आणि संजय भेटावसेल तर विचार पटल्यामुळे सर्व पांडव सुभद्रा रौपदी उत्तरा आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांसह सर्व दर्शनोत्सुक मंडळी शतयुपाश्रमात आली तेथे सर्वजण त्यांना भेटले पण विदुर दिसेना विवेकी विदूर कोठे आहे असे युधिष्ठिराने विचारले धक्तराष्ट्र म्हणाला विदुर निरीच्छ संग्रह शून्य आणि विरक्त झाला असून एकांत वासात राहून सनातन परमात्म्याचे ध्यान करीत आहे त्याचा शोध करीत असता दुसरे दिवशी निर्मल आचरण असलेला तपश्चर्येमुळे कृशल झालेला धर्मात्मा विदूर युधिष्ठिराच्या दृष्टीस पडला युधिष्ठिर दुःखी अंतकरणाने त्याचे दहन करण्याच्या तयारीस लागला पण इतक्यात आकाशवाणी झाली हे राजा तू इच्छेप्रमाणे चालता हो हा विरक्त असल्यामुळे दहनाला योग्य नाही ही, ही आकाशवाणी ऐकताच सर्वांनी स्नान केले आणि धृतराष्ट्रांडव इतर जनांसह आश्रमात राहत असतात एकदा व्यास आणि नारद मुनी इतर ऋषीमुनीसह तिथे आले कुंती शुभवदन आणि स्थिर असलेल्या व्यासाना म्हणाली हे कृष्णा मी माझ्या कर्ण नावाच्या पुत्राला जन्मताज कायते ते पहिले आणि शेवटचे पाहिले म्हणून मला नित्य पश्चाताप होत आहे आपण समर्थ आहात म्हणून माझी पूर्ण करा मला दर्शन गांधारी म्हणाली रणांगणात दुर्योधन आणि त्याचे भ्राते मृत्युमुखी मु, पडले मी त्यांना पाहू शकले नाही मलाही माझे पुत्र एकदा दाखवा सुभद्रा म्हणाली प्राणापेक्षा प्रिय असलेला महाप्रतापी अभिमन्यू त्याला अवलोकन करण्याची माझी इच्छा पूर्ण करा असे भाषण ऐकताच सर्वांचे मनोरथ पूर्ण करावे म्हणून व्यासांनी प्राणायाम करून सनातन देवीचे चिंतन केले नंतर सायंकाल होताच व्यासांनी सर्वांना गंगा जलात स्नान करून शुद्ध होण्यासून सर्वांसह जगदंबेचे सवन केले प्रकृती रूप चैतन्यापासून अभिन्न सगुण निर्गुण ब्रह्मस्वर आणि मणिकद्वीपांमध्ये वास्तव्य करणारी जी देवांची अधिष्ठात्री देवी जगदंबा हिचे व्यासानी ध्यान केले ते म्हणाले ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण कुबेर यम अग्नी यापैकी कोणीच नसते पण हे देवी तूच असतेस तुला नमस्कार असो उदक पृथ्वी आकाश त्याचे गुण इंद्रिये अहंकार मन बुद्धी सूर्य आणि चंद्र यापैकी कोणीही नसताना असलेल्या तुला हे देवी नमस्कार असो हा जीव लोक हिरण्य गर्भरूप चित्रामध्ये ठेवून आणि गुणासह वर्तमान लिंग देह साम्यावस्थारा नेऊन कल्पर्यंत असता जी तू नेत असतेस त्या तुला जाणणारा कोणीही ज्ञानी नाही हे जन मृतांचे दर्शन करून देण्याविषयी माझी प्रार्थना करीत आहेत पण हे माते तसे करण्यास मी समर्थ नाही म्हणून तूच यांची विनंती मान्य कर आणि मृतजनाचे दर्शन यांना घडवून दे अशा प्रकारे देवीचे स्तवन करताच मायाूप असलेल्या भुवनेश्वरी देवीने स्वर्गातून बोलावून आणले आणि त्यांचे दर्शन घडविले कुंती गांधारी सुभद्रा उत्तरा आणि पांडव यांनी आपले आक्त यांचे दर्शन घेतले त्यानंतर व्यासांनी आपल्या तपश्चर्येवर उत्पन्न केलेल्या त्या मृतात्म्यांना परत नेण्यास देवीस विनंती केली त्यानंतर सर्वजण स्वस्थानी परत गेले युधिष्ठिर वगैरे पांडवात अग्नीत जळून गेले संजय पूर्वीच तीर्थयात्रेला गेला होता नारद मुनी ही घटना सांगताच युधिष्ठिरादी पांडवांना दारून दुःख झाले कौरवांचा क्षय झाल्यावर छत्तीस वर्षांनी प्रभास क्षेत्रात केवळ विप्रशापामुळे सर्व यादवांचा नाश झाला यादव प्राशन करून परस्परात लढले आणि नाश पावले बलरामाने देहत्याग केला भक्तवत्सर कृष्ण ब्राह्मणाचा शाप खराब हवा म्हणून व्याधाकडून बाण लावून मरण पावला कृष्णाच्या मृत्यूची घटना ऐकून वसुदेवाने भुवनेश्वरीचे स्मरण केले आणि प्राण शुद्ध करून देहत्याग केला नंतर दुःख मगून प्रभासला गेला तेथे जाऊन त्याची उत्तर कार्य यथाविधी उरकली काष्टे एकत्र करून आठ पत्न्यांसह कृष्णाच्या देहाचे अर्जुनाने दहन केले रेवती सह बलरामाचा देह दहन करून अर्जुन द्वारकेस आला तेथील जन बाहेर काढून त्याने ती नगरी समुद्रात बुडवली सर्वांना घेऊन तो इंद्रप्रस्थास येत असता वाटेत चोराने श्रीकृष्णाच्या भार्यांना लुटून सर्व गेले त्यावेळी अर्जुन निश्चित झाला होता साल्यावर पुत्र वज्र यास त्याने यादवांच्या राज्यावर बसवले, नंतर ही सर्व दुःखद घटना अर्जुनाने व्यासाना कथन केली व्यास म्हणाले हे अर्जुना तू आणि श्रीकृष्ण पुन्हा अवतार घ्याल तेव्हा तुला पूर्वीचे तेज प्राप्त होईल नंतर अर्जुन हस्तेला पुरास त्याने पांडवांना ही घटना सांगितली ते ऐकून युधिष्ठराने छत्तीस वर्षाचा उत्तरेचा पुत्र परिक्षित याला राज्यावर बसून तो आपल्या भ्रात्यांसह आणि द्रौपदीसह हिमालयाकडे निघून गेला हिमालय पर्वतावर गेल्यावर पाच पांडव आणि द्रौपदी या सहाही जणांनी देहत्याग केला इकडे परिक्षित राजाने साठ वर्षांपर्यंत सर्व प्रजेचे धर्माप्रमाणे पालन केले पण त्याला मृगयेचे व्यसन लागले तो वनात मृगयाला गेला असता मध्यानवेळी बाण लागलेला मृगशोधी थंडत होता तो तहान्यानं व्याकुळ झाला सूर्याच्या तापामुळे तो संतप्त झाला जवळच एक ने, मुनी ध्यानस्थ बसलेला त्याला दिसला राजाने त्याला जाऊन पाणी कोठे आहे असे विचारले पण मौन धारण केल्याने मुनीने काहीच उत्तर दिले त्यामुळे चिडून जाऊन राजाने बाणाच्या टोकाने एक मृतसर्प उचलून मुनींच्या गळ्यात घातला कलीने राजाचे मन व्याप्त झाले होते पण मुनी तरीही निश्चल राहिला कारण तो समाधीमध्ये होता नंतर राजा आपल्या घरी गेला इतक्यात मुनींचा मुनीचावी आणि देवीचा उपासक पुत्र त्याला इतरांकडून मुनींच्या गळ्यात मृतसाप घातल्याची घटना मित्रांकडून कळली कर तो अत्यंत क्रुद्ध झाला त्याने सत्वर उदक घेऊन शाप दिला ज्याने माझ्या ध्यान पित्याच्या कंठात मृतसर्प घातला त्या पापी पुरुषाला आजपासून सात दिवसात तक्षक करेल एक शिष्य राजाकडे आला आणि हा शाप दिल्याची घटना त्याच्या कानावर घातली ते ऐकून ते त्याने आपल्या मंत्रिगणांना बोलावून सांगितले माझ्या अपराधामुळे प्रत्यक्ष बदला आहे म्हणून मी आता काय करू मृत्यू अनिवार्य आहे पण तो टाळण्यासाठी काहीतरी शास्त्रशुद्ध उपाय करावा असे पंडित सांगतात विचार पुरुषाच्या उपायाने कार्यसिद्धी होते मणी मंत्र आणि औषधी यांचे उपाय उत्कृष्ट आहेत ते हे त्यामुळे काय बरे प्राप्त होणार नाही पूर्वी सर्पदंश होऊन मृत झालेली एका मुनीची भार्या आपले अर्धे आयुष्य देऊन त्यांनी जिवंत केली म्हणून दैवावर हवाला ठेवून ज्ञानीपुरुषांनी राहू नये हे सर्वांनी विचारात घ्यावे दैवावर विश्वास ठेवून निरुद्योगी राहणारा पुरुष एखादाच आढळेल यती विरक्त होऊनही आमंत्रण नसताना देखील भिक्षेसातले तरी प्रयत्नाशिवाय ते उदरात कसे जाणार म्हणून प्रयत्न करीत राहावे आणि तरीही यश आले नाही तर दैव समजून समाधान मानावे राजाचे बोलणे ऐकून मंत्री विचारतात राजा अर्धे आयुष्य देऊन पत्नीला जिवंत करणारा मुनी कोण तिला कसा मृत्यू हे आम्हाला विस्ताराने सांग राजा घटना सांगू लागला भृगुमुनींची भार्या पुलोमा ही अत्यंत देखिणी होती तिला चवनमुनी नावाचा प्रसिद्ध पुत्र झाला त्या चवन ऋषींची पत्नी सुकन्या नावाची होती तिचा पुत्र प्रमती हा प्रसिद्धी पावला होता त्याला प्रतापी नावाच्या भार्येपासून रुरु नावाचा, नावाचा महा पुत्र झाला त्या काळी स्थूलकेश नावाचे धर्मात्मा आणि सत्यनिष्ठ तपस्वी होते श्रेष्ठ अप्सरा मेनका ही एकदा क्रीडा करीत होती विश्व वसुगंधर्वापासून कन्याला नदीकाठी ती, नदी ती अनाथ कन्या वाहून पोषण केले आणि प्रमदरा असे तिचे नाव ठेवले पुढे तिला यवनावस्था प्राप्त झाली रुरुच्या नजरेस पडताच तिचे सौंदर्य पाहून रुरु मदन विभाग झाला अध्याय सा